वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग अठ्ठेचाळीसावा अशा रीतीने ते नगरवासी जन रामाच्या मागून जाऊन परत आल्यानंतर अत्यंत विषण्ण आणि दुःखी झाले होते शोकामुळे त्यांचे डोळे आसवाने भरून गेले होते त्यांच्या मनातील उत्साह नाहीसा मरावे असे त्यांना वाटत होते त्यांच्यातील सारे बळच जणू होऊन गेले होते आपापल्या घरी ते गेले तेव्हा त्यांच्या बायका मुलांनी त्यांना वेढा घातला सी मुखे आसवाने भरली आणि ते अश्रू गाळू लागले नगरातल्या गेलेली संपत्ती विपुल होऊन आली तरी कोणाला आनंद वाटेना आईला पहिला मुलगा झाला तरी ते आनंद मानेना घरोघरी स्त्रिया रडत होत्या दुःखाने व्याकुळ होऊन त्या घरी आलेल्या पतीला हत्तीना अंकुशाने टोचावे तसे शब्दाने टोचून बोलू लागले रामाचे दर्शन घेऊन करायचे काय लक्ष्मणात हिंडत आहे ज्या नद्या कमळ्या असलेल्या सरोवरात राम बुडी मारून स्नान करून शुद्ध होऊन बाहेर येतो त्या नद्या ती सरोवरे खरोखर पुण्यमान होत रम्य झाडे असलेली विपुल पाणी असलेल्या नद्या उंच शिखरे असलेले पर्वत यांच्यात राम शोभत असेल असो की पर्वत असो जेथे राम जात असेल तेथे अतिथी सत्कार ते करणार नाही तसे होणार नाही चित्र विचित्र फुलांचे तुरे आणि विपुल फुलांचे गुच्छ धारण करणारे वृक्ष ज्यांच्या भ्रमर गुंजारव करीत आहेत ते रामान आपले हे वैभव दाखवतील पर्वत आपल्याकडे आलेल्या रामाला अकाल असला तरी त्याच्या विषयीच्या मृदू भावनेमुळे मुख्य मुख्य फुले आणि फळे पुढे करतील ते पर्वत शुद्ध जलाचे पाझर फोडतील आणि नाना प्रकारच्या अधिकाधिक मनोहरी पर्वतांच्या टोकावरचे वृक्ष रामाचे मनोरंजन करतील जेथे राम तेथे भय नाही आणि तेथे पराभवही नाही तो दशरथाचा शूर महाबहू पुत्र आमच्यापासून दूर गेला नाही तोवर आपण त्याच्या मागे जाऊया त्याच्यासारख्या महात्मा स्वामीची चरणछाया हेच आमचे सुख आम्हा जनाचा तोच नाच तोच आमची आणि सेवा करू असे नगरातील स्त्रिया आर्थ होऊन आपापल्या नवऱ्यानं म्हणाले त्या म्हणाल्या अरण्यात राम तुम्हा पुरुषांच्या निर्वाहाची निर्वा, निर्वा व्यवस्था करेल सीता आम्हा स्त्रियांच्या योगक्ष व्यवस्था करेल सगळे जण उत्कंठित असताना मन अस्वस्थ असताना चित्त थाऱ्यावर नसताना नकोसे वाटत असताना येथे राहण्याचे कोणाला सुख वाटणार आहे हे अधर्मयुक्त नाथही झालेले राज्य कैकेचे झाले तर आम्हाला जगण्याचा अर्थ वाटणार नाही मग पुत्राचे आणि जिने ऐश्वर मिळावे म्हणून पुत्राचा आणि पतीचा त्याग केला तीही कुलकलं कैकेई आता आणखी कुणाचा त्याग करणार ही कैकेई जिवंत असताना तिच्या राज्यात आमचे पोषण होत असले तरी सुद्धा आम्ही राहणार नाही हे आमच्या मुलांची शपथ घेऊन आम्ही सांगतो जी निर्दय स्त्री राजपुत्राला देशाबाहेर घालून देते त्या अधर्मयुक्त दुष्टाचरणी स्त्रीचा आसरा मिळून कोण सुखाने रगेल यज्ञ नष्ट होऊन नायक विरहित होऊन हे सगळे आप अपत, आपत्ती सापडणारे कैकेमुळे या सर्वांचा विनाश होणार आहे रामाला बाहेर घालून दिल्यानंतर राजा जगणार नाही आणि दशरथ मृत्यू पावला की मग कारभाराचा हे उघड आहे म्हणून तुम्ही पुण्याचा क्षय करून घेऊन दुःख ओढून घेऊन विष चांगले हलवून प्या किंवा ऐकू येणार नाही घालून दिल्यावर खटकाच्या हाती पशु सापडावेत तसे आपण भरताच्या हाती सापडू तो पूर्ण चंद्रासारख्या मुखाचा सावळा पृष्ठ छातीचा शत्रूचा संहार करणारा आजानुबाहू लक्ष्मणा पावलाने चालणारा महारथ राम अरण्यात शोभारणीत असेल नगरात अशा रीतीने नाग स्त्रिया जणू मरणच जवळ अशा भीतीने दुःख पीडित होऊन विलापने आक्रोश करू लागले त्या स्त्रिया घराघरातून रामाविषयी असा विलाप करीत असताना सूर्यास्त नसताना सुद्धा ती नगरी तापली होती अध्ययन आणि सतक शांत झाल्या होत्या अंधाराने जणू माखून टाकल्यासारखी ती नगरी झाली दुकानदारांची दुकाने बंद पडली होती नगरीचा हर्ष मावळला होता आधार तुटल्याप्रमाणे झालेली ती नगरी तारकाविहीन आकाशासारखी झाली होती त्या स्त्रिया देशाबाहेर घालून दिलेल्या दे आपल्या मुलाकरता किंवा भावाकरता रामानस्क होऊन रडत होत्या कारण त्यांच्या पडले होते नगरीचा हर्ष नष्ट झाला होता सर्व पसरलेला बाजार झाकण्यात आला होता ती अयोध्या नगरी पाणी आतलेल्या महासागरासाठी झाली होती अयोध्याकांडाचा अठ्ठेचाळीसावा सर्ग समाप्त